काय हो <laughs> <laughs> आले ते आले का हो मी म्हटलं मी मरकट शस्त्री आहे म्हटलं तुमची आपली भेट घेऊन घ्यावी आल्यासारखं आपलं हो यात्रा काय यात्रा असती आता ह्या प्रसंगचा प्रसंग आणखी हे नंदिनी संकट ही ऐकू काय सांग तुम्हाला सांगायचं काय आहेच काय म्हणून धरलंच काय होत सोडायचं हो धरलंच काय होतं सोडायचं म्हणजे पण त्यातनं म्हटलं आपण ब्राह्मण वेदाचा बाहेर आपलं पाऊल टाकायचं नाही म्हणून म्हणाल की काहीतरी चढलं पाहिजे म्हणून गप्प मारायच्या तेवढ्या चढल्या काय चढायचं हो गप्पच मारायच्या सड्या हो गप्पच मारायच्या सर बर सांगायचं काय मार्बतीच्या दिवशी मी गेलो हो हो मारबतीच्या दिवशी गेलो माहिती गेलो मारबतीच्या दिवशी मी घालव आपला सह्यांद्री पर्वत आणला हो मोठा जसं पर्वतो बापरे मी नव्हता आपलं कालची वंधन झालं एवढी मोठी नदी हो काय समुद्र तिच्या समोर माहिती आपल्या डबक्यात तुम्हाला खोटं वाटेल डबक्यात झालं महाराज समुद्र म्हटलं की तर ओलांडलीच पाहिजे असं मी तर निर्धार केला एवढी मोठी नदी आहे ओलांडण्याची कशाला तुम्ही आश्चर्य म्हणा पण नीट पठ्यानं आपण निर्धार आता नदीत पाय देणार एवढ्याच काय अरे बाप रे एवढ्या वाघाची करता काही वाटत नाही कशी तरी आपल्या घेतला गाठवण्या वाघ आपला झार घाटला झारही जवळ भेटे ना हो अरे धारही शिंचं भेटाना हो हो खोटं नाही सांगतो झारही शिंचं भेटे ना चांगलं आपल्या अक्षर झालावर अरे पडलो एकदा तुम्हाला पडलो बापालो झाला वा सुद्धा पहा माझ्या धावत अरे भाव भाऊ एक नाही बरं का ला ला बारा शिंचे जणू काय माझा वासच घेत आले ते अरे त्यांची बरं मी ते डोळे आपल्या मिटून घेतले सुद्धा मिटून घेतले मी काय झालं कोणाला माहीत माझं धोतर ओलं झाले का मला भाग बरा अरे बापे इथले धोतर ओलं झाले का भाग झाल्याबरोबर मी जरा किलकले डोळे करून बघतो शिंचे ते मागेवरती जोडायला लागले ला ला धू आता मेन काही म्हटलं झाला आता तिथं सौभाग्य गेलं ते काही राहत देवा देवा आता काय करायचं असं मनातल्या मनात म्हटलं काही सुद्धा सुचव नाही काय मी काय तो आशी सांगा ना मी म्हटलं रामाही असत ना जे काही होईल ते होईल तुझ्या आणि कापल्या बरोबर काय प्रकार झाला तू आवाज पडले वाटायला अरे बाप रेड वेळ लागला पोर धरून हाताला आलो आता उतरलो आणि तिकडं तिकडं आलो वास इतका शोकला त्या वाघांचा तुम्हाला खोटं वाटेल हा अगदी करायला सांगतो आगी करायला सांगतो हे सध्या खादा खोटा नाहीकडे नंतर मी आपण केली दौतर धोतर घेतलं भेटलं करून टाकलं तुमच्या वर्णन काय करायचंय शहर म्हणजे शहर आहे तर खोटं वाटेल हा हा तिथली महान्य अवघे बाबाची कबर पाहण्यासारखी खरं तर खोटं नाही ताण्यासारख्या अशा विशेषतः आता दर्शन वगैरे ठरवत आलो मला नंतर मी नाही शहरापाणी आग्र्याचा हा आग्र्याचा नाही तर तुम्हाला कुटुंब मिळणारच आहे पाहण्यासारखा शहरात नंतर तिथून आलो मथरेला आलो मथरेला महाराज तो तिथला आग्र्याचं तापमान पाहणार मथरेला जायचं आग्र्याचा टाळणार सांगत मी अगदी खरं सांगतो अशा करेचा मला हा प्रवास प्रवास झाल्यानंतर आता म्हटलं काय करावं काय करा म्हणा नंतर निघून नकला आम्ही खो वाटेल खट वाटेल तुम्हाला पण मी काहीच एकदा खट बनत नाही बोलला प्रवास करीत नाही आला ईश्वराची वर्गी काश्या विशेषेश्वराची वर्गी कधी सक्रिय पडे आणचा घरी जात्रा आपली गणपत या ठिकाणी मला असं म्हटलं की गेलं पाहिजे कधी तरी